प्रकरण नव्हे प्रेमाचा अंकुर पहाटेची वेळ झाली होती बाहेर घोड्यांचा टापा आता ऐकू येत नव्हत्या तपास थांबला असावा लिल्ले जवळ घेऊन वालजी तिथे बसला होता इतक्यात कंदिल घेऊन कोणीतरी येत होते कोण राहत होते त्या भिंतीच्या तो एक म्हातारा मनुष्य होता त्याने भिंतीजवळ कसले तरी वेल लावले होते पहाटेच्या वेळेला त्या वेलावर कीड पडते अशी समजत होती म्हणून रोज त्या वेळेला तो म्हातारा येईल वेलांच्या पाण्यावरून हात फिरली ते वेळ तो हळूच झटकी आजही त्याप्रमाणे तो आला लिल्ली घाबरली वालजीला संकट वाटले त्या म्हाताऱ्याला कोणीतरी दिसले तोही घाबरला परंतु करून त्याने विचारले कोण आहे आम्ही दोन अनाथ माणसं आहोत आधार द्या वालजी म्हणाला कोणाचा हा आवाज त्या म्हात्याला तो आवाज ओळखीचा वाटला तो आठवू लागला तो कंदील घेऊन पुढे झाला व त्याने नीट निहाळून पाहिले कोण तुम्ही तुम्ही तर माझे अन्नदाते तुम्ही नगराध्यक्ष तुमचा कारखाना होता तुम्ही दवाखाने घातले तुम्ही मला या मठात नोकरी दिली या मठाला तुम्ही देणगी दिली वा महाराजाते तुमच्यावर अशी पाळी का यावी उठा थंडी आहे माझ्या खोलीत चला मी एकटा आहे पलीकडे संन्यासी राहतात संन्यासिनीचाही एक मठ आहे या बाजूला परंतु मी एकटा आहे चला माझ्या खोलीत कडत दूध प्या झोपा पांघरून घेऊन उठा देवा तो म्हातारा कृतज्ञतेने म्हणाला वालजीला वाटले देवच भेटला केलेले उपकार कधी कोठे कामाला येईल याचा काय नेम सांगावा एखाद्या वेळेला उच्चारलेला गोड शब्द एखाद्या वेळेस दिलेला आधार केलेली मदत कोठे फळस येईल त्याचा काय नेम म्हणून जगात चांगले पेरीत जावे ते उपयोगी येईल आज न उद्या वालजी व त्या म्हातारा रामजीच्या खोलीत गेली रामजी त्या मराठीतील बागवान होता तेतला तो माळी होता वालजीकडे तो पुष्कळ वर्षापूर्वी गेला होता लिली ली कडक होते इथं आता साऱ्या संन्यासीच राहणार आहेत संन्यासी इथून निघून जाणार त्या संन्यासी लिलीला शिकवतील लिली माझ्याजवळ राहील मलाही तिची करमणूक होईल रामजी म्हणाला परंतु लिलीला संन्यासिनी नाही हो करायचं वालजी हसून म्हणाला ते आजच कशाला बोलायचं लिली मोठी होऊ दे शिकू दे मग बाहेर सुरक्षित वाटलं म्हणजे तिला घेऊन जा मग मी जाऊ मधून मधून मी आताच जाता, दोन दिवस इथंच लपून राहा मग जा बर दोन दिवस वालजी तेथे ते लपून राहिला एके दिवशी तो बाहेर निघून गेला लिली तेथे ते मठात राली रामजी तिला स्वतःची जणू मुलगी मानली लिलीने फुलझाडे लावली ती पाणी घाली रामजी बरोबर काम ती शिकायला जाईल लिले किती फुलं केसात घालतेस इतकं नटून करायचं काय तुला व्हायचं आहे ना संसारात पडणाऱ्यांना भूषण शोधतात आपल्याला एका वैराग्याचा दागिना ती मुख्य महंतीन म्हणाली परंतु मला फुलं आवडतात आणि मी जन्म का इथंच राहू ते दिलीप येतील ते किती चांगले आहेत लिली म्हणाली कोण दिलीप होते एक विद्यार्थी हे सारं विसरून जा इथं रामनामाचा जप कर ब्रह्माचं चिंतन कर जे आवडते ते, ते ब्रह्मच जे सर्व व्यापी ते ब्रह्म जे आपल्याला आवडतं तेच ते सर्वत्र आहे असं भासत नाही लिलीचे व संन्यासिनीचे असे संवाद साधायचे त्या एखाद्या वेळेस लिलीवर रागावत परंतु लिलीवर त्यांचेही प्रेम बसले लिली म्हणजे त्या मठातील मैना होती वालजी तिकडे एका खोलीत राहत होता एके दिवशी तो मनात विचार करीत बसला लिली आता मोठी झाली असेल तिला मठातून आणले पाहिजे असे विचार त्याच्या मनात येत होते लिली परत आली तिच्यात आता चांगलाच फरक झाला होता ती सुंदर तरुणी दिसत होती ती पुष्कळ शिकली होती ती आता घरी नाना पुस्तके वाचीत बसेल एके दिवशी लिली वालजी बरोबर फिरायला गेली सार्वजनिक बागेत फिरायला गेली ती एका बाकावर बसली वालजी हिंडत होता लिली एकटीच होती इतक्यात एक तरुण येऊन तिच्या बाकावर बसला दोघांनी एकमेकांकडे पाहिले दिलीप लिली किती दिवसांनी तुम्ही दिसले तुझे काय झालं मला कळे तुम्ही रोज येता इथं फिरायला रोज येत नाही परंतु आता येत जाई का म्हणजे तू इथं भेटशील चला आपण तिकडे जाऊया तळ चल लिली व दिलीप तेथे बसली होती थोड्या वेळाने वालजी आला लिली पटकन उठून गेली आता रोज फिरा ला लिली फिरायला येऊ लागली वालजीची ती पाठीस लागेल बगीच्यात प्रेम फुलवीत बसे वालजी रस्त्यातून हिंडे रस्त्यातील भिकाऱ्यास वालजी पैसे द्यायचा रोज तो पैसे देई पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेले कोण हा माणूस रोज कुठून आणतो पैसे पोलिसांचे पुन्हा आपल्याकडे लक्ष आहे ही गोष्ट वालजीच्या ध्यानात आली त्याने फिरायला येणे बंद केले त्याने पुन्हा घरही बदलले दिलीप बागेत परंतु लिली दिसेना बागेत शेकडो सुंदर सुंदर सुगंधी फुले फुललेली असत परंतु दिलीपचे लक्ष नसे लिलीचे मुख कमर त्याच्या डोळ्यासमोर असे तो खिन्न होईल उदासपणे निघून जाईल एके दिवशी असाच तो उदास बसला होता इतक्यात कोणी एक मुलगी आली तुम्ही असे उदासीन का ती बरी आहे ती दुसरीकडे राहायला गेली आहे मला हे तिचा पत्ता माहीत तुम्हाला दाखव तिचं घर माझ्याकडे बघा ना जरा मी का इतकी वाईट आहे तुमची खुली मी साफ करीत असे तुमचे केस विंचरून भांग पाडित असे तुमच्यासाठी मी वाचायला शिकले तुम्ही का हो नाही मजवर प्रेम करीत लिली लिलीच तुम्हाला वेळ व मला तुमचं वेळ बर पुढच्या जन्मी तरी मला प्रेम द्या या जन्म मी पेरते पुढच्या जन्मी सहस्रपट मिळो चला येता मी दुरून दुरून चालेल म्हणजे तुम्हाला लाज नको वाटायला मी घर दाखवते चला असे उदास नका बसू मी हसले नाही तर तुम्ही हसावं आनंदात असावं असं मला वाटतं उठा छबी म्हणाली तो निघाला ती निघाली बऱ्याच वेळाने एक घर आले त्या घरात ती राहते जाते मी पुढच्या जन्मी द्या हो मला प्रेम आणि तुम्ही हसा तुम्ही सुखी व्हा असे म्हणून ती गेली दिलीप तिथे उभा होता त्या घरात कोणी दिसत नव्हते रात्र झाली तरी त्या घरात दिवे नव्हते दिलीपने एक चिठ्ठी लिहिली परंतु द्यायला कोणाला त्याने दरवाजा जवळ दगडा खाली ती चिठ्ठी लिहून ठेवली तो गेला हे घर एका बाजूला होते तो बंगला होता वालजी पहाटे उठला तो अंगणातील बागेत हिंडत होता दरवाजाजवळ त्याला दगड दिसला रोज दगड नसतो आज कोठून आला त्याने उचलला तो खाली चिठ्ठी त्याने ती चिठ्ठी वाचली ती प्रेमपत्रिका होती वालजी गंभीर झाला त्या बागेत फिरायला जाण्याचा हट्ट लिलिका धरी ते त्याच्या लक्षात आले लिली प्रेमात सापडली मग त्यात वाईट ते काय तिने संन्यासिनी होऊ नये म्हणून ना तिला मठातून मी आणले योग्य पदिशितीचा विवाह करून देणे हे आता कर्तव्यच होते वालजीला रडू आले त्याच्या डोळ्यातून पाणी गळू लागले लिलीचे लग्न लागले म्हणजे मी एकटा कोण मग मला वालजी एकटा राहील परंतु म्हणून का लिलीचा संसार बंद करू माझ्या सुखासाठी छे तिच्या आईच्या स्वर्गस्थ आत्म्याला मी वचन दिले आहे लिलीचे सारे मला केले पाहिजे मी एकटा राहील परंतु लिलीचे लग्न झाल्यावर मला जगायलाच तरी कारण लिलीसाठी जणू माझे प्राण आहेत नाहीतर ते कधीच जाते समुद्रातून मी तरलो का तिच्यासाठी ती एकदा संसारात पडली म्हणजे वालजीचे कृत्य कृत्य जीवन एकदम समाप्तही होईल कोणी सांगावे